वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग अडतीसा अशा प्रकारे महाबहू रामाचे नगरवासी आणि ग्रामवासी जना सर्व कार्याचे नियम करीत दैनंदिन राहणे होते पुढे काही दिवसानंतर मिथिलाधिपती विदेह राजाला राम हात जोडून म्हणाला आपणच आमचा अंतिम आधार आपण आमचे पालन केले आहे आपल्याच उग्र तेजाने माझ्याकडून रावण मारला गेला सर्व ईश्वाक वंश आणि मैथिल वंशीय यांच्या संबंधामुळे राजन आपले प्रेम आज सर्वस्वी आजोड असे तेव्हा आता महाराज आपण रत्नांचा स्वीकार करून आपल्या पुराकडे चलावे आपल्यासोबत भरत आपल्या मागोमागे बरे आहे असे म्हणून विदेह नरेश रामाला म्हणाला राजन तुझ्या भेटीने आणि वर्तनाने, वर्तनाने मला मोठा आनंद झाला ही जी रत्ने माझ्याकरता गोळा केलेली आहेत सर्व राजा माझ्या मुलीला देत आहे जनक निघून गेल्यावर आपला मामा केक राजा याला हात जोडून राम विनया तुम्ही नसल्यामुळे त्यांना त्रास होत असेल म्हणून राजन तुम्ही आता जावे हे बरे लक्ष्मण तुमच्या सोबत विपुल धन आणि विविध रत्न घेऊन माघोमागे येईल युद्धाजीत जाण्याच्या या सूचनेवर बरे असे उद्गारून म्हणाला रामा रत्ना आणि संपत्ती तुझ्यापाशीच अक्षय रामा रामाने नमस्कार करून अगोदर त्याला प्रदक्षिणा केल्यावर केके राजाने राजा रामाला प्रदक्षिणा करून लक्ष्मणाला बरोबर घेऊन तो निघाला जणू रुद्रासुराचा वध झाल्यानंतर विष्णू सह इंद्रत चालला आहे त्याला निरोप देऊन राम आपला सखा सर्वस्वी निर्भय असा काशीपती प्रतारदन याला आलिंगन देऊन म्हणाला तुमचे प्रेम पाहिले तुमचा परमस्नेह आणि खटपट पाहिली तेव्हा काशीपते तुम्ही रक्षिलेल्या उत्तम तट आणि उत्तम दरवाजे असलेल्या वाराणसी पुरीला जा ती उत्तम तट आणि उत्तम दरवाजे असलेली पुरी तुम्ही रमणीय राखलेली असे म्हणून राम आपल्या श्रेष्ठ आसनावरून उठला आणि त्या धर्मात्म्याने त्याला घट्ट उराशी धरून आलिंगन दिले कौशल्यचा आनंद वाढवणाऱ्या रामाने त्याला निरव रामाची अनुज्ञा घेऊन निर्भय असणारा कौशेय रामाचा निरोप घेतल्यानंतर लगेच वाराणसीला गेला काशीपतीला निरोप गेल्यानंतर तीनशे राजांना हसत हसत मधुर शब्दाने म्हणाला आपल्या सर्वांच्या तेजाने प्रीती राखली गेली ती अविचल राहिली आपण आपला धर्म नित्य पाळलेला आहे सत्य पाळलेले आहे आपल्या महात्म्यांच्या प्रभावाने आणि तेजाने दुरात्मा दुर्बुद्धी राक्षसाधम रावण मारला गेला मी त्या केवल केवळ निमित्त मात्र होतो आपल्या पुत्र अमात्य बांधवांसह आणि गणांसहून पळवली गेली हे ऐकून आपण सर्व महात्म्य राजे मंडळी सज्ज झाला महात्म्या भरताने आपणारा एकत्र आणले आता काळ पुष्कळच लोटला आहे आता आपण गमन करावे असे मला वाटते यावर मोठ्या हर्षाने राजे त्याला होणारे रामा तू विजयी झालास राज्य ही सुप्रतिष्ठित झाले याचा आम्हाला फार आनंद वाटतो सीता परत आणली गेली याचाही आम्हाला आनंद आहे आणि शत्रू पराजित झाल्याचाही था आनंद वाटतो रामा तू शत्रूला मारून विजयी झालेला आम्हाला पाहायला मिळाला हीच आमची पराकाष्ठेची इच्छा होती हीच आमची सर्वोत्तम आनंदाची बाब होती आमची तू प्रशंसा करीत आहेस हे तुला योग्यच आहे पण तू उच्चारित असलेल्या प्रशंसेला आम्ही पात्र आहोत असे आम्हाला वाटत नाही आता तुझा आम्ही निरप आम्ही जातो तू सदा आमच्या हृदयात राहिलेला महाबाहो येथे अत्यंत प्रेमभाव सोबत घेऊन आम्ही वागू महाराज तुझे आमच्यावर नित्य प्रीती असू दे ठीक आहे असे राम म्हणाल्यावर जाण्याकरता उत्सुक होऊन राजे मंडळी मोठ्या हर्षयुक्तांत करणाने रामाचा निरप घेऊन आणि रामाने सत्कार केल्यानंतर आपापल्या देशांना गेली उत्तरकांडाचा अडतीसावा सर्व समाप्त